पुस्तक शूद्रपूर्वी कोण होते लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रकरण बारावे सिद्धांताची कसोटी 1. एक, एक शूद्रांची उत्पत्ती कशी झाली आणि त्यांची अधोगती कोणत्या कारणांमुळे घडून आली याचा शोध लावणे हा या प्रबंधाचा हेतू होता याबाबतीत जी ऐतिहासिक माहिती उपलब्ध आहे तिचा आणि याबाबतीत प्राचीन व अर्वाचीन काळातील ग्रंथकारांनी जे जुन्या पद्धतीचे व नव्या पद्धतीचे सिद्धांत सुचविले आहेत त्यांचा सांगोपांग विचार केल्यानंतर मी माझा स्वतःचा याबाबतीत सिद्धांत तयार करून या प्रबंधात मांडला आहे मी या सिद्धांताचे वेगवेगळे भाग पूर्वीच्या प्रकरणामध्ये वेगवेगळे मांडले आहे प्रत्येक भागाची भूमिका तयार करता यावी या उद्देशाने मी या भागाची वेगवेगळी मांडणी केली आहे ते वेगवेगळे भाग एकत्रित करून त्यांचा एक समूह हो केला तर तो सिद्धांत कोणत्या स्वरूपाचा होतो याची आता माहिती मिळते त्या सिद्धांताचा सारांश खालीलप्रमाणे आहे एक सूर्यवंशाच्या ज्या आर्या जमाती होत्या त्यातील एका जमातीचे आर्य लोक होते 2. क्षत्रिय वर्ण असा शूद्रांचा हिंदी आर्य समाजात दर्जा होता 3. एक काळ असा होता की ज्यावेळी आर्य समाजात फक्त तीन वर्ण म्हणजे ब्राह्मण क्षत्री व वैश्य माणित होता तेव्हा शुद्र हा स्वतंत्र वर्ण समजला जात नव्हता तर उपभाग समजण्यात येत होता चार शूद्र राजे आणि ब्राह्मण लोक यांच्यामध्ये एकसारखे झगडे चालू असता झगड्यांमध्ये ब्राह्मणांवर पुष्कळ अत्याचार व अपमानास्पद जुलूम जबरदस्ती करण्यात आली होती पाच शूद्रांनी आपल्यावर जुलमी जबरदस्ती व अत्याचार केले म्हणून ब्राह्मण शुद्रांचा द्वेष करू लागले ब्राह्मणांनी शूद्रांचा यज्ञोपवित विधी करण्याचे नाकारले सहा यज्ञोपवीत वापरण्याचा हक्क नष्ट झाल्यामुळे शूद्रांचे समाजातील स्थान खालच्या दर्जाचे झाले ते वैश्यांच्या दर्जाच्या खालचे झाले त्यामुळे चौथा वर्ण अस्तित्वात आला हा सिद्धांत कसोटीला कितपट टिकतो हे पाहूया हे ठरविण्याच कार्य ग्रंथकार बहुदा दुसऱ्यावर सोपवितो या नेहमीच्या शिरस्त्याला बाजूला सारून हा सिद्धांत कसोटीला लावून पाहण्याच कार्य मी स्वतःच अंगावर घेत आहे असे कल्यामुळे माझ्या सिद्धांताची ससोटी पटवून द्रि मला मिळत दोन महाभारतातील ज्या एका भागात पैजवन हा शूद्र आहे असे विधान कलि आहा त्या एका विधानावर माझ्या सिद्धांताची उभारणी झाली आह पैझवन म्हणजे सुदास होय निः संशयपणे सिद्ध करून दाखविले नाही पैझवन हा शुद्र आहे असे त्याचे वर्णन महाभारतातील फक्त एका ठिकाणी आढळून येते इतर ठिकाणी ते आढळून येत नाही असे आक्षेप माझे टीकाकार माझ्या सिद्धांताविरुद्ध उत्पन्न करतील त्याबद्दल मला चांगली कल्पना आहे अशा कच्च्या पायावर उभारलेला सिद्धांत कसा ग्राह्य धरला जाईल साखळी ही तिच्यातील सर्वात जास्त मोडकळी झालेल्या दुव्यापेक्षा जास्त मजबूत नसते या नेहमी वापरत असलेल्या वचनाकडे बोट दाखवून ते टीकाकार आपले म्हणणे कसे संयुक्तिक आहे असे पर्यायाने सुचवतील माझ्या सिद्धांताची अशा प्रकारे नापत करून त्याची विल्लेवाट इतक्या सहज सहजरितीने लावता येणार नाही याबद्दल माझी खात्री आहे याबाबतीत मी प्रथम सांगतो की एका पुराव्यात तुकड्यावर एखादा सिद्धांत उभारता येत नाही हे मी कबूल करीत नाही साक्षीदारांना तोलून जोखून पाहावे लागत त्यांच्या संख्येची गणना करावायची नसते ह पुराव्याच्या कायद्याची सुप्रसिद्ध तत्व आहसाक्षीदारांची संख्या किती झाली ही बाब मुळीच महत्वाची नाही प्रत्येक साक्षीदाराने जी साक्ष दिली असेल तिचे मूल्यमापन करणे किंवा सर्व साक्षीदारांच्या साक्षी एकत्र करून त्याचे सामुदायिक मूल्यमापन करणे ही बाब फार महत्वाची नाही प्रत्येक साक्षीदाराने जी साक्ष दिली असेल तिचे मूल्यमापन करणे किंवा सर्व साक्षीदारांच्या साक्षी एकत्र करून त्याचे सामुदायिक मूल्यमापन करणे ही बाब फार महत्वाची आहे पैजवन शुद्र होता या विधानाच्या सत्ततेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही पैजवनाचे खोटे वर्णन करण्याची महाभारतकाराला काही कारण नव्हते पैजवन होऊन गेल्यानंतर बऱ्याच काळाने महाभारत लिहिले गेले आहे म्हणून याबाबतीत महाभारतकाराच्या मनात काही दुष्ट हेतू होता किंवा त्याला काही पंक्तीप्रपंच करावायचा होता असे दिसत नाही या सर्व गोष्टीवरून एवढाच निष्कर्ष काढता येतो की महाभारतकार परंपरेने चालत असलेल्या एका सत्यकथेची कहाणी महाभारतात ग्रंथित करीत होता ऋग्वेदात पैजवनाचे वर्णन शूद्र म्हणून केले आहे यावरून त्याचे जे महाभारतात शूद्र म्हणून वर्णन कले आहे त्याचा सत्तला बाद येत नाही ऋग्वेदात पैजवन याचे जेथे जिथे जे वर्णन क्लिआ तिथ तेथे शुद्र हा शब्द का वापरण्यात आला नाही याबद्दल पुष्कळ स्पष्टीकरण दत्ता येतील अशा प्रकारचे वर्णन ऋग्वेदात आले असते तर बरे झाले असते अशी अपेक्षा करुकीची आहा पहिले स्पष्टीकरण होय ऋग्वेध हा धार्मिक ग्रंथ आह धार्मिक ग्रंथात शूद्र म्हणून पैजवनाचे वर्णन असावयाच पाहिजे होते अशी अपेक्षा करवत नाही असले वर्णन महाभारतासारख्या एखाद्या ऐतिहासिक ग्रंथात असावे अशी अपेक्षा करणे शक्य आहे तसले वर्णन महाभारतात आहेच की सुदासाच्या बाबतीत क्षुद्र हा शब्द वेळोवेळी का वापरला नाही याचे दुसरे स्पष्टीकरण माझ्या मते हे आहे की तो शब्द पुन्हा पुन्हा वापरण्याची जरुरी नव्हती कूळ गोत्र टोळी इत्यादी शब्दांनी एखाद्याचे वर्णन करणे म्हणजे खरोखर त्या माणसाची ओळख पटविणाऱ्या बोलक्या खुना सुचविण्यासारखे आहे कमी महत्वाचे जे लोक आहे त्यांच्या बाबतीत ओळख पटविणाऱ्या खुना सुचविणे जरूर आहे प्रसिद्ध माणसांच्या बाबतीत असल्या खुना वापरण्याची जरुरी नाही आपल्या काळात सुदास फारच प्रसिद्ध माणूस होता याबद्दल संशय नाही लोकांना त्याची ओळख पटावी यासाठी शुद्र म्हणून वर्णन करण्याची जरुरी नव्हती ही केवळ अनुमान धमक्याची बाब आहे असे सर्वस्वी नव्हे याबाबतीत ऐतिहासिक उदाहरणांचे दाखले घेता येतील बिंबिसार आणि प्रसेनजीत हे दोन राजे बुद्धांच्या काळात होऊन गेले त्यांचे उदाहरण घ्या या राजांचे इतर समकालीन राजे होते त्यांचे तत्कालीन वाङ्मयात जे वर्णन केले आहे ते त्यांच्या गोत्र नावावरून नाही परंतु या दोन राजांनी वर्णने फक्त वैयक्तिक नावे घेऊन केली आहेत प्रोफेसर ओल्डेनबर्ग यांच्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा तिने त्याचे स्पष्टीकरण असे केले आहे कि ते राजे सुप्रसिद्ध होते आणि म्हणून त्यांचे वर्णन गोत्र नावाने करण्याची जरुरी वासली तीन महाभारतातील एकुलते एका मजकुरावर किंवा पैजवन म्हणजे सुदास असे टर्विण्यावर माझा सिद्धांत उभारला आहे असे समजणे खरोखर चुकीचे आहे माझा सिद्धांत तशा स्वरूपाचा नाही त्याला साखळीतील फक्त एका दोव्याचा आधार नाही तर सर्व दोव्यांचा आधार आहे म्हणून साखळी जास्त मोडकळीस आलेल्या दुव्यांपेक्षा जास्त मजबूत नसते हे वचन माझ्या सिद्धांताला लागू पडत नाही पुराव्याच्या साखळीत एखादा दुवा मजबूत नसेल तर त्यावरून ती सर्व साखळी मजबूत नाही असे म्हणता येत नाही एक दुवा मजबूत नसला तर सारा भार इतर दुव्यावर टाकावा लागतो हे इतर दुवे सिद्धांताचे ओझे सहन करण्या इतके मजबूत नाहीत हे अगोदर सिद्ध केले तर माझा सिद्धांतच कुसकामाचा आहे असे टीकाकारांना म्हणता येईल माझा सिद्धांत चुकला अशी घोषणा करण्याच्या अगोदर टीकाकारांनी वरील मार्ग चोखाळणे जरूर हो आहे पैजवन याचे शूद्र म्हणून केले वर्णन आणि पैजवन म्हणजे ऋग्वेदातील सुदास होय अशी त्याचीवरुन दिलेली ओळख हा एवढा एकच दुवा माझ्या सिद्धांताचा आधार आहे असे नाही माझ्या सिद्धांताचे आधारभूत असलेले इतरही दुवे आहेत फक्त तीन वर्ण अस्तित्वात होते आणि शूद्रांमुळे स्वतंत्र वर्ण उत्पन्न झाला नाही अशी कबुली शतपथ ब्राह्मण व तैत्तरीय ब्राह्मण यांनी दिली आहे ही कबुली जबाब म्हणजेच आणखी एक दुवा होय क्षुद्र लोक राजे व प्रदान होते असे पुरावे उपलब्ध आहे तो तिसरा दुवा होय अगदी पहिल्याप्रथम उल्लेखिला दुवा माझ्या सिद्धांताच्या भाराखाली कदाचित तुटू लागला तर त्या दुव्यावर पडणारा भार इतर दुव्यांवर लादला तर ते दुवे जादा भार सोसण्यास प्रबळ आहेत पुराव्यासंबंधी बोलावायचे तर असे की पुराव्याचा अचूकपणा इतक्या कसोटीचा असला पाहिजे की तो इतरांना पटवून देता आला पाहिजे परंतु असे क्वचित होऊ शकते माझ्या सिद्धांताचा अचूकपणा सर्व प्रकारच्या कसोटीला उतरू शकेल असे मी मानित नाही परंतु मी असे मानतो की माझ्या सिद्धांताला आधारभूत म्हणून जो पुरावा मांडला आहे तो सरळ त्याचप्रमाणे परिस्थितीनुरूप उत्पन्न झालेला अशा दोन्ही प्रकारचा आह जेथे तो पुरावा लंगडा पडतो आहे असं वाटत तिथे सिद्धांताला अनुकूल गोष्टींचा पाठिंबा त्या पुराव्याखाली मिळाला आहे हा मुद्दा दृष्ट्याआड करता कामा नय चार माझा सिद्धांत कितपत बळकट व प्रभावी आहे हे मी दाखविले आहे माझा सिद्धांत खरा आहे हे मी आता दाखवितो सिद्धांताची कसोटी पारखण्याची एक सच्ची कसोटी आहे त्या कसोटीला ग्राह्य मांडण्यात आले आहे जो सिद्धांत ग्राह्य मानावायाचा त्या सिद्धांताने तो ज्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी रचला गेला आहे त्या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे ते उत्तर देता देता त्या प्रश्नाभोवती जे कूट प्रश्न उपस्थित झाले असतील त्या प्रश्नांचीही उत्तरे त्या सिद्धांताने दिली पाहिजेत ही ती सच्ची कसोटी मी माझ्या सिद्धांताला आता लावतो ते पहा शूद्रासंबंधी जे कूट कूटप्रश्न उत्पन्न होतात त्यांची जंत्री एका ठिकाणी देऊन मी त्या कामाला हात घालतो त्या कूट प्रश्नांपैकी पुढील प्रश्न फार महत्वाचे आहेत एक आतापर्यंत असे समजण्यात येत होते की शूद्र हे अनार्य होते आर्यांशी झगडणारे होते आणि आर्यानी त्यांना जिंकून आपले गुलाम केले हे जर खरे मांडले तर यजुर्वेद व अथर्ववेद यातील ऋषींनी शूद्रांची भरभराट हो असे म्हणले आहे व शुद्रांची मर्जी संवर्धन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्याची वाट काय 2. शूद्रांना वेदाभ्यास करण्याचा हक्क नाही असे मानण्यात येते हे जर खरे मानले तर शूद्र सुदास याने ऋग्वेदातील रुचार असल्या होत्या त्याची वाट काय तीन शूद्रांना यज्ञ करण्याचा हक्क नाही असे मानण्यात येते सुदासाने अशोमेय यज्ञ केला होता हे कसे काय शूद्र हे यज्ञ करणारे आहेत असे सांगून पुरोहितांनी यज्ञाच्या वेळी शूद्र यजमानाशी कसे बोलावे याबद्दल सविस्तर माहिती शतपथ ब्राह्मणाने दिली आहे ती काय म्हणून चार शूद्रांना उपनयण्याचा हक्क नाही असे समजण्यात येते ही परिस्थिती अगदी प्रारंभापासून अस्तित्वात होती असे समजले तर मग या मुद्द्याबद्दल वादविवाद माजण्याचे कारण काय बदरी व संस्कार गणपती या ग्रंथांनी शूद्राला उपनयण्याचा अधिकार आहे असे म्हणले आहे ते का पाच शूद्राला स्वतःची मालमत्ता करून देण्यात येत नाही हे जर खरे समजवायचे तर मैत्रयाणी व कथक संहिता या ग्रंथात असे म्हटले आहे की शूद्र हे श्रीमंत व धनाढ्य होते याची वाट काय सहा राज्य करबरातील एखादा अधिकारी होण्यास शूद्र अपात्र आहे असे समजण्यात येते हे जर खरे समजवायचे तर शूद्र लोक राजाचे प्रधान लोक होते असे महाभारतात म्हटले आहे त्याची वाट काय सात शिपाई किंवा गडी म्हणून तीन वर्णांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्तव्य आहे असे समजण्यात येते सुदासासारखे शूद्र राजे होते व त्याचप्रमाणे सायनाचार्य यांनी सांगितल्याप्रमाणे इतर शूद्र राजे बरेच होते याची वाट काय आठ शूद्राला जर वेदाभ्यासाचा उपनयनाचा आणि यज्ञाचा अधिकार नव्हता तर वेद वाचण्यास उपनयन करण्यास आणि यज्ञ करण्यास त्याला का अधिकार दिला नाही नऊ शूद्रांचे उपनयन करणे वेद वाचण्या इतके वेद उच्चारणेके शिक्षण असणे आणि त्याचे यज्ञ करणे या गोष्टी शूद्रांच्या हिताच्या होत्या किंवा नाही हे सांगता येत नाही परंतु एवढे खास की या गोष्टी ब्राह्मणांच्या चाह फायद्याच्या होत्या याचे कारण हे की विधीमध्ये पुरोहितपणा करत ब्राह्मणांकडे सर्व अधिकार होत शूद्राला उपनयन करावयास लावण त्याला यज्ञ करावयास लावण आणि त्याला वेध शिकविण्यास लावण या गोष्टी जर ब्राह्मणांनी कल्या असत्या तर त्यांना त्यापासून शूद्राकडून बरेच वेतन मिळाले असतात ब्राह्मणांनी शूद्राणा या सवलती दिल्या असत्या तर त्यापासून त्यांना कोणताही अपाय झाला नसता उलट अंशी त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडली असती असे असताना ब्राह्मणांनी शूद्रांना या सवलती दिल्या नाहीत ब्राह्मणांनी हे जाणून का केले असे बरे दहा शूद्रांना उपनयन करण्याचा यज्ञ करण्याचा व वेद शिकविण्याचा जरी हक्क नव्हता तरी ते हक्क त्यांना देणे ब्राह्मणांच्या हातात होते हे प्रश्न प्रत्येक ब्राह्मणाने आपापल्या मगदुराप्रमाणे सोडवावयास पाहिजे होते असले काम प्रत्येक ब्राह्मणाच्या स्वाधीन केले नाही जो ब्राह्मण क्षुद्रांचे उपनयन करील त्याचा यज्ञ करील किंवा त्याला वेध शिकविल त्याला जबर शिक्षा भोगाव्या लागतील असे निर्बंध ब्राह्मणांवर काल आदले बरे या कूट प्रश्नांचे स्पष्टीकरण पूर्णपणे कसे करता येईल जीर्ण मतवादी हिंदू किंवा अलीकडील काळातील एखादा विद्वान यापैकी एकानेही या कूट एकाने प्रश्नाचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला नाही असले कूट प्रश्न अस्तित्वात आहेत की नाही याबद्दल त्यांना खरोखर गंध वार्ताही नाही जीर्ण मतवादी हिंदू त्या प्रश्नाबद्दल आपल्या डोक्याला कधीच शीन देणार नाहीत शूद्र हा पुरुषाच्या पायापासून उत्पन्न झाला आह हे पुरुष सुक्तात जे ईश्वर दत्त स्पष्टीकरण दिले आह त्याच्यावर जीर्ण हिंदू विसंबून राहिला आह शूद्रांची उत्पत्ती अनार्य रानटी टोळीपासून झाली आहा आणि म्हणून आर्यानी त्यांच्यासाठी स्वतंत्र निराळे कायदे तयार कल साहजिकपणे आले अशी स्वतःची समजूत करून घेऊन अलीकडच्या काळातील विद्वान त्या समजुतीत दंग झाला आहे शुद्रांच्या प्रश्नाभोवती जे कूट प्रश्न उभे राहिले आहेत त्याची तोंड ओळख करून घेण्याचा प्रयत्न यापैकी एकाही वर्गातील विद्वानांनी केला नाही मग शूद्रांच्या उत्पत्तीबद्दलची अवस्था कशी आहे याबद्दल एखादा सिद्धांत तयार करण्याची व त्या सिद्धांतावरुन त्याच्या सभोवतीचे कूट प्रश्न सोडविण्याची गोष्ट दूरच राहो माझ्या सिद्धांताबद्दल सांगावयाचे तर हेच की या कूटप्रश्नातील एकूण एक कूट प्रश्नांचे स्पष्टीकरण माझा सिद्धांत करीत आहे हे दिसून येईल मी मागील स्तंभात जी दहा पदे मांडली आहेत यातील एक ते 4 ही पदे असे स्पष्ट दर्शवतात की क्षूद्र लोक राजीव प्रदान कसे होऊ शकले आणि ऋषींनी शूद्रांची स्तुती का केली व त्यांनी शूद्रांची मर्ची संपादन करण्याची इच्छा का धरली गृहितपदे पाच व सहा हे स्पष्ट करून दाखवितात की शुद्रांना उपनयनाचा अधिकार आहे किंवा नाही याबद्दल वितंडवाद का माजला होता आणि शूद्रांचे उपनयन करू नये व त्यांनी केले तर ते शिक्षेस पात्र होतील असे निर्बंध कायद्याने का घातले माझ्या सिद्धांताने एखादा कूट प्रश्न सोडवून दाखविला नाही असा एकही एक कुट प्रश्न खरोखर शिल्लक राहिला नाही माझा सिद्धांत सर्वांग परिपूर्ण आणि निश्चल आहे असं मी म्हटले तर अतिशयक्ती होणार नाही असे मला वाटते म्हणून माझ्या सिद्धांताला मी जे नाव दिले आहे त्याच्यापेक्षा सरसनावधारण करण्यासयोग्य असे सिद्धांत अद्याप जन्माला यावयाचेआहेत